ससुल्या आणि फुलंचं भांडण ससुल्या नावाचा ससा गुलाबी रंगाच्या गुलाबांच्या ताटव्यात काय शोधत होता कोण जाणे त्याचे बाहेरून पांढरे असणारे लांब लांब कान आतल्या बाजूने चांगले गुलाबी होते आणि फुलांच्या पाख्यांसारखेच दिसत होते तेवढ्यात फुलन नावाचं एक फुलपाखरू तिथे आले ससुल्याचे कान म्हणजे छान फुलं आहेत असंच तिला वाटले ती त्या गुलाबी रंगाच्या कानांवर जाऊन बसली पण तिथे बसल्यावर तिच्या लक्षात आले की ही काही फुलं नाहीत त्यांना गुलाबांचा वास देखील नाही तिने ठरवलं की आता इथून उडून जायला हवे पण तिला उडताच येईना ससुल्याच्या पातर मऊ मऊ कानात तिचे पंख अडकून बसले होते त्यामुळे ससुल्याचे कानही खाजायला लागले म्हणून तो देखील चिगला होता हे कोड आलाय माझ्या कानात ससुल्यानं विचारलं मी आहे फुलन फुलपाखरू फुलनने उत्तर दिलं फुलन तू माझ्या कानातून बाहेर निघ पाहू ससुल्या ओरडला तू आधी माझे पंख सोड फुलन म्हणाली फुलन तू जा पाहू माझे पंख सोड मी म्हणतो जा पाहू मी म्हणते पंख सोड जा जा पंख सोड ऐकू ना नाही का माझं ऐकत का नाहीस तू का नाही ऐकत तू का नाही ऐकत तूच ऐक तू तूच ऐक दोघे भांडू लागले आजूबाजूचे पक्षी माकड, सगळे एकत्र जमले बघता बघता कुकू कोंबडा आणि बदक पण आले काय झालं काय झालं सगळे विचारू लागले फुलन जातच नाही ससुल्यानं सांगितलं पण हा माझे पंख सोडतच नाही फुलन रागावून म्हणाली तुला जायचंय का कुकूनं विचारलं हो फुलन म्हणाली कुकूनं ससुल्याला विचारलं तुलाही तेच हवंय ना त्यानंही मान डोलावली कुकूनं विचार केला दोघांनाही तेच तर हवा आहे पण हे होणार कसं कुकू ससुल्याच्या दुसऱ्या कानाशी गेला आणि जोरा तोरडला कुकुचकु, कुकुचकु! त्या आवाजान ससुल्याच्या दोन्ही कानात चांगल्यापैकी झिणझिण्या आल्या आणि ते जोरात हलू लागले त्याबरोबर फुलांचे अडकलेले पंख मोकळे झाले आणि लगेच ती गुलाबावर जाऊन बसली आता सुटून गेली ससुल्या आनंदानं म्हणाला आता कसं सोडलं फुलन म्हणाली तुमच्या दोघांच्या मनासारखं झालं ना दोघांनी खुश होऊन मान डोलावली तशी कुकू परत म्हणाला कु यावर सगळेच खुश होऊन हसू लागले आणि आनंदानं आपापल्या कामाला निघून गेले